स्कंध सातवा अध्याय सातवा अश्विनी कुमार सोमोपायी होतात देवराज अपमान सहन झाला नाही तो अत्यंत संतप्त होऊन म्हणाला हे चवन भर्गवा, हे ब्रम्मवधो तू अजूनही देवांची अमर्यादा करू नकोस नाहीतर तू देवांचा द्वेष करतोस असेच आम्ही समजू आणि देवांचा द्वेष करणाऱ्या तुझा मी निश्चितपणे वध करीन चवन भार्गवई आता हट्ट पेटले होते त्यांनी इंद्राला विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर इंद्राला देता आले न अश्विनी कुमारांना अश्विनी कुमारांनी प्रत्यक्षात माझा कायापालट करून मला देवाप्रमाणे रूप यवन संपन्न केले आहे त्यांचा तू अपमान करू नकोस हे सूर्यश्रेष्ठा तूच फक्त सोमग्रह करीत नाहीस इतर देव मात्र सोमाग्रहाचा स्वीकार निश्चिंत मनाने करीत आहेत हे अश्विनी कुमारही देवच असून तेही ही शत्रुनाशक आहेत मग अशा सूर्यपुत्रांना सोमपानाचा अधिकार का नसावा हे इंद्रा काहीही झाले तरी मी यांना सोमपान करवणारच हे तू नीट ध्यानात घे इंद्र तिरस्काराने आणि चिडून म्हणाला हे मंदबुद्धे महर्षे अरे खरोखर यज्ञात वैद्य हे सोमपानाला योग्य नसतात तेव्हा यांना सोमपान करून तू विनाकारण आमची इच्छा डावलत आहेस आणि वृथा आमचा रोष पत्करत आहेस तेव्हा तुझा हा उद्दामपणा तुला दिल्याशिवाय बोलत होता पण च्यवन मुनी इंद्राच्या भाषणाची यत्किंचितही तमा बाळगली नाही उलट इंद्राचा अत्यंत तीव्रतेने तिरस्कार करून त्याची निर्भत्सना केली आणि स्वस्त मनाने त्याने अश्विनी कुमारांजवळ जाऊन त्यांना सोमपात्र दिले अश्विनी कुमारांनी आपल्या हातात ते सोमपात्र घेतल्याचे पाहून बलदैत्याचा नाश करणारा तो देवेंद्र चवन मुनी म्हणाला हे चवना केवळ स्वार्थांद होऊन तु हे काय करीत आहेस स्वतःच्या स्वार्थासाठी जर तू हे कृत्य केलेस तर तुला दुसरा विश्वरूपच समजून मी तुझ्यावर माझे शत्रुनाशक वज्र खचितच सोडून प्रहार करीन पण तरीही चवन भार्गवाने इंद्राचे काही न ऐकता अश्विनी कुमारांकडून यथाविधी सोम घेतविला त्याचवेळी इंद्राने आपले प्रभावी आणि तेजस्वी वज्र सर्वांसमक्ष चवन भार्गवांवर उगारले पण आपल्या महातपश्चर्याच्या सामर्थ्यावर च्यवनाने त्या वज्राचे स्तंभन केले आणि तो महापराक्रमी तपस्वी च्यवन कृत्येच्या साह्याने इंद्राचाही वध करण्यास प्रवृत्त झाला शिजवलेल्या हवीर द्रव्याचा त्याने अग्निमधे मंत्र म्हणून होम केला मंत्र आणि तपस सामर्थ्याने तेथे एक कृत्या उत्पन्न झाली आणि तिच्याबरोबर एक मध नावाचा महाबलाढ्य असा दैत्या उतीर्ण झाला तो शरीराने अत्यंत धिप्पाड आणि बलवान आणि क्रूर होता सर्व प्राण्यांना भय निर्माण करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी होते त्याच्या सर्व दाढा अत्यंत तीक्ष्ण होत्या त्यावेळी चार दाढा तर शंभर योजनेपर्यंत लांब होत्या आणि बाकीचे दात दहा योजनेपर्यंत लांब होते, दा योजने होते। त्याचा कमालीचा उग्र आणि लांब रुंद होता त्याची अत्यंत अद्भूत अशी भयंकर जिव्हा आकाशसाठी होती पर्वताच्या शिखराप्रमाणे उंच असलेली त्याची मान अत्यंत कठीण होती त्याची नखे वाघापेक्षाही तीक्ष्ण होती तर केस अत्यंत भयकारी होते काजळासारखा काळ्या कभिन्न देहावरील ते महाभयंकर मुख विक्राळ भासत होते नेत्रात जणुकाय काय भडकला होता त्याचा एक ओठ आकाशाला भिडला होता तर दुसरा जमिनीवर लोंबत असून खालपर्यंत टेकला होता अशा प्रकारचा तो महाभयंकर असून त्या ठिकाणी प्राप्त झाला होता त्यासा तो अकराळ विक्राळ देह पाहून सर्व देव तो भयभीत झालेच पण इंद्रालाही त्याच्या बरोबर युद्ध करावे कि नाही अस संभ्रम पडून त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली त्या महाभयंकर राक्षसाने प्रथम इंद्राचे वज्र गिळून टाकले आणि अत्यंत निर्भय होऊन तो इंद्रालाही गिळून टाकण्याच्या पवित्र्यात इंद्रासमोर प्राप्त झाला आकाश व्यापलेल्या त्या दैत्याने अत्यंत अघोर दृष्टीने इंद्राकडे पाहिले तो आता सर्व तिन्ही लोक घेऊन टाकतो की काय अशी भीती सर्वांच्या मनात उत्पन्न झाली अत्यंत संतप्त होऊन तो प्रलयकाय दैत्य इंद्रावर धावून गेला त्याचवेळी सर्व सर्वदेव अरे रे घात झाला असे म्हणून आक्रोश करू लागले इंद्राने दुसरे वज्र राक्षसावर सोडण्याचा विचार केला पण त्याच्या हाताचे स्तंभन झाल्यामुळे हाताची हालचाल होईना इंद्राचे सामर्थ्यच सा लयाला गेले त्या कालदैत्याला नीट अवलोकन करताच प्राप्त काळ हा महाभयंकर आणि कठीण आला आहे हे त्याने ओळखले आणि आपल्या गुरुचे स्मरण करून मनात गुरुची स्तुती केली ब्रहस्पती गुरुची स्तुती करताच तो त्वरेने तेथे प्राप्त झाला तो इंद्रावर महाभयंकर प्रसंग उडावला हे पाहवाचे त्याच्या लक्षात आले आता काय करावे याचा विचार करून तो इंद्राला म्हणाला हे सूर्यश्रेष्ठ इंद्रा कोणत्याही अस्त्राने अथवा तुझ्यानेही याचा नाश होणे शक्य नाही प्रत्यक्ष यज्ञकुंडातून हा मददैत्य निर्माण झाला असून महर्षी चवन मुनीच्या तपस सामर्थ्याची ही साक्षस आहे तेव्हा याचे निवारण वज्राने होणार नाही तू इतर देवांसह या भयंकर शत्रूचा नाश करू शकणार नाहीस म्हणून संप्रत वेळ बरी नाही तू आता त्या महापराक्रमी चवनभार्गवांना शरण जाणे इष्ट आहे त्याच्या मंत्र सामर्थ्याने हा दैत्य उत्पन्न झाला हा मुनी आदिमाया जी देवी भगवती तिचा निस्सिम उपासक आहे तेव्हा अशा महाशक्ती देवीच्या भक्ताचा क्रोध निवारण करण्यास देव असमर्थ आहेत केवळ त्या देवीच्या उपासनेमुळेच याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे गुरुचे हे भाषण ऐकून आता दुसरा उपाय नाही हे समजताच इंद्र अत्यंत भयभीत होऊन चवन मुनीपुढे येऊन उभा राहिला अत्यंत नम्रभावाने इंद्राने चवनमुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि तो विनंतीच्या सुरात मुनीला म्हणाला हे मुनीश्रेष्ठा मला क्षमा करा आणि आपणच निर्माण केलेल्या या असुरापासून माझे रक्षण करा हे सर्वज्ञा मी आपल्या आज्ञेत राहण्यास तयार आहे पण आपण प्रसन्न होऊन या महादैत्याचे निवारण करा हे धर्मपरायणा हे तपो आपण केलेला प्रयत्न कधीही व्यर्थ जाणार नाही आपल्या हातून व्यर्थ जाणारे कर्म कदापिही होणार नाही हे मी जाणतो तेव्हा आपण माझे संकट निवारण करा हे महाभाग आपल्या इच्छेप्रमाणे हे अश्विनी कुमार उभयता पुढे नित्य सोमोपायी होतीलच पण आपला श्वसूर शर्याती राजा याचीही अपार किर्ती होईल हे मुनिवर्य केवळ आपल्या तपश्चर्याचे सामर्थ्य अजमावावे म्हणून मी हे कर्म केले आज आपले बल प्रत्ययाला आले मी आपल्या बलाची परीक्षा घेतली मला क्षमा करा आणि मजवर कृपादृष्टी ठेवून या मददैत्याचा संहार करा यामुळे देवांचे सर्वथैव कल्याणच होणार आहे आपण देवांचे कल्याण करण्यास सांप्रत आहात अखेर इंद्र शरण आलेला पाहून त्या परमार्थ तत्पर दयाळू चवनाने इंद्राला धीर दिला आणि त्या दैत्याचे आपल्या मंत्र मंत्रसा तत्काळ दमन केले त्या भार्गवाने तो मद स्त्रिया मद्य द्यूत आणि मृगया यांचे ठिकाणी विभागला असे मदाचे विभाग करून चवनाने इंद्राचे भय नाहीसे केले सर्व देवांनाही हायसे वाटल्यावर राजा शर्यतीचा यज्ञ पूर्ण झाला या यज्ञात भार्गवमुनी आपल्या तपोबलाने महात्मा इंद्राला आणि अश्विनी कुमारांना सोम अर्पण केला ते सूर्यपुत्र आर्य अश्विनी कुमार चवनाच्या तपोबलाने सोमपायी झाले ते सरोवरही यज्ञामुळे भूषित होऊन च्यवन मुनींच्या आश्रमाची सर्व पृथ्वीवर ख्याती झाली राजा शर्यती तर च्यवन अत्यंत संतुष्ट झाला आणि अभिमानाने आपल्या सचिवांसह नगराकडे निघून गेला मनुपुत्र शर्यातीने धर्म राहून अनेक वर्ष राज्याचा उपभोग घेतला पुढे त्याला रेवत रेवताने शत्रूचा नाश करून समुद्रामध्ये कुशस्थली नावाची सुंदर नगरी उभारून तो तेथे वास्तव्य करून राहिला आपल्या पित्याच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या आनर्त प्रभूती देशांवर त्याने पुष्कळ काळपर्यंत राज्य केले रेवत पर्वताच्या आश्रयाने राजाने सर्व देशावर राज्य केले रेवताला शंभर पुत्र झाले त्याच्या ककुघ्नी नावाचा ज्येष्ठ पुत्र होता तसेच सर्व लक्षण संपन्न अशी रेवती नावाची कन्या होती कन्या उपवर झाल्यावर रेवत राजा तिच्यासाठी योग्य वरासा विचार करू लागला कन्या कोणाला द्यावी याविषयी त्याने पुष्कळ विचार केला पण शेवटी देवमान्य ब्रह्मदेवाकडे जाण्याचे ठरवून तो रेवती सह ब्रह्मलोकी गेला, ब्रह्मलोकी देव यज्ञ छंद पर्वत नद्या समुद्र साक्षात दिव्यरूप धारण तेथे उभे होते तसे ऋषि सिद्ध गंधर्व पन्नब चारण हे सर्व पुरातन लोक ही हाथ जोड़न ब्रह्मदेव करीत होते अध्याय सी